गोपाल कृष्ण भगवान की जय एकनाथी भागवत अध्याय ओवी अर्थ राजा हीच शुद्ध अहिंसा आहे असे तू निश्चयाने जाण आता द्वंद्व साम्याची स्थिती ऐक सुख व दुःख ही दोन्ही अदृष्टाच्या अधीन आहेत आणि ते अदृष्ट देहाच्या डोक्यावर बसले आहे असे जाणून हा स्वतः सद्गुरु वाक्याने पूर्णपणे निर्दवंद्व होतो देह सुख दुःख भोगतो पण अविवेकी त्या रंगलेला शिष्य त्या दोहोंचाही आपल्याला लेप लागू देत नाही देहाच्या सुखाने हा सुखावला की लागलेच त्याच्या डोक्यावर दुःख येऊन कोसळले हे तत्वत जाणून गुरुने त्याचा देहाहंकार सोडवला व छायेनेच थंड होत त्याप्रमाणे सुख दुःखे मिथ्या झाली म्हणजे मग त्यातील ज्याची प्राप्ती होईल त्याने याला सुखच होते देह अदृष्टाप्रमाणे वागू लागला असताना सुखदुःख पीडा देऊ शकत नाही ही, ही गुरुकृपेनेच प्राप्त होणारी निश्चित युक्ती श्रद्धाळू शिष्यालाच प्राप्त होते श्रद्धे वाचून गुरुगस्थ तत्व हाती लागत नाही आणि गुरुगम्य तत्व जाणल्या वाचून द्वंद्वाचे समत्व कदापि संभवत नाही देहस्मी हा अभिमान जोवर दृढ आहे तोवर सुखदुःखादी द्वंद्वाची भयंकर पीडा होत असते पण गुरुवाक्याने जे निरभिमानी झाले ही द्वंद्वे सर्वथा मिथ्या वाटतात स्वर... स्वर्गातील दारिद्र्य आणि श्रीमंती हे दोन्ही जागृती जशी एक सारखीच त्याप्रमाणे अपरोक्ष साक्षात द्वंद्वाच्या पिढेची वार्ता <coughs> गुरुभक्तांच्या कधी कानावरही येत नाही मुलांच्या खेळातील पारणे आणि एकादशी दोन्ही जशी सारखीच तशीच द्वंद्वाची दशाही गुरुवाक्याबरोबर समूळ नाहीशी होते चंदनाच्या संगतीत असलेल्या बोरी बाबळी ही चंदन होतात म्हणजे त्यांच्या लाकडाला चंदनाचा वास येऊ लागतो त्याचप्रमाणे गुरुवाक्य प्रतीने सर्व द्वंद्वेकरूप होतात चंदनाच्या सभोवार असलेली झाडे गंधरहित शुद्ध लाकडे असतात पण संगतीच्या बलाने ती देव ब्राह्मणांच्या मस्तकावर चढतात सत्संगामध्ये एवढे सामर्थ्य आहे जो सद्गुरु तीच सत्संगती ती तिच्या योगाने शिष्य पालटतात व स्वतः ब्रम्हरूप होतात त्यानंतर द्वंद्वे निर्दवंद्व अवस्थेत प्राप्त होतात याप्रमाणे ज्या गुरुवाक्यावर विश्वास ठेवला असता द्वंद्व साम्य प्राप्त होते ते गुरुवाक्युला सर्वत्र आत्मेश्वरान्विष सर्वत्र सत्य ज्ञान रुपाने आत्मा व नियामक रूपाने ईश्वर भरून राहिला आहे असे पाहणे कैवल्यम एकांतवास अनिकेतताम गृहधनादिकांचे ठिकाणी अभिमान त्याग विविध चिरवसन यथा तथा वस्त्र किंवा वल्कले परिधान करणे संतोष कशानेही संतोष असणे सद्गुरुवरील विश्वासाने सर्व ठिकाणी परमात्मा आहे असे मानतो आणि तीच आपली बुद्धी निश्चय दृढ करून सर्वदा मनाने तिचेच विवेचन करतो माझ्यामध्ये परमात्मा आहे त्यामुळेच हा स्थूल देह सर्व व्यवहार करतो त्याच्याच पूर्ण चितप्रकाशाने हे जगत जगदा त्याने माझ्या दृष्टीला एक परमात्माच दृश्य द्रष्टा दर्शन या विकारांनी विकास पावतो दृश्य व द्रष्टा या रूपाने जो जो परिणाम होतो तेथे त्याच्या मागोमाग आत्मत्व असतेच त्या च हृदयस्थ देव आपल्या दृष्टीने ही सर्व विचित्र प्राण्यांनी दुमदुमलेली सृष्टी पाहतो त्यामुळे भक्त जी जी भूताकृती पाहतो तिच्यामध्ये परमात्मा त्याच्या प्रतितीस येतो या त्रिभुवनातील नियंता ईश्वर मीच आहे अशी ही प्रतिनी त्याला येऊ लागते हे जगत माझ्या सत्तेने सर्व व्यवहार करते मी कळी काळाचा नियंत्रता आहे मी जगाची उत्पत्ती स्थिती व लय करणारा आहे ही मूळ अहंता त्याच्यामध्ये स्वभावताच स्फुरते या पुनरावृत्तीने म्हणजे मूळ चैतन्याच्या अनुवृत्तीने भक्त जो पाहतो तो सर्वांमध्ये मीच सर्व आहे असे त्याला भासते आणि मग दृश्य दर्शन द्रष्टा इत्यादी त्रिपुटी जागच्या जागीच थांबते व अहंभाव विरून जातो या अवस्थेत परब्रह्मा सिद्ध होते सर्वत्र हे बोलणे व्यर्थ होते देव क्षीरसागरामध्ये राहतो हे अज्ञाचे वाक्य ऐकताच त्या ज्ञानी शिष्याला अनिवार्य हसू कोसळते देवाचून वस्तुत एक तिळभरही जागा रिकामी नाही पण अज्ञ त्याला एकदेशी म्हणतो त्यामुळे सचशिष्याला तत्वतः त्याचे म्हणणे पटत नाही अहो वैकुंठ आणि क्षीरसागर ज्याच्या प्रकाशाने प्रकाश पावतात व ज्यामध्ये राहतात तो परमात्मा वैकुंठात किंवा क्षीरसागरात राहतो हे म्हणणे त्याला कसे पटावे कारण हे अशा प्रकारचे बोल सोपाधिक शबल ब्रह्मालाच म्हणजे हिरण्य गर्भालाच जेथे सर्वांमध्ये सर्व परमात्मा आहे तेथे हा असला एकदेशी महिमा पुरेसा होत नाही कारण पूर्ण ब्रह्म आश्रमा दि देशाने मर्यादित होत नाही त्यामुळे तो वैकुंठादि आश्रमाला वश होत नाही अखंड परमात्म्याचे पूजासमयी आवाहन सर्वगत ईश्वराला बसवण्यासाठी सिंहासनादी आसन इत्यादीकांची कल्पना हा निव्वळ भ्रम आहे तथापि काही परिच्छिन्न दृष्टीचे लोक आपल्या समजुतीप्रमाणे त्यांची ही कल्पना करतात परंतु जे नित्य ब्रह्मरूप पाहतात त्यांची परब्रम्ह कधी कल्पांत भंग पावत नाही अशी परब्रम्ह प्राप्ती निश्चयाने व्हावी म्हणून त्याने द्वैतदृष्टी सोडून नित्य एकांतात बसावे परमार्थरूपी निधान साधण्यासाठी यत्न करीत असताना साधकाला अन्न वस्त्र प्रतिबंध करते म्हणून त्याने अरण्यात फुकट वलकले धारण करावी किंवा लोकांनी टाकून दिलेली फाटकी तुटकी वस्त्रे नेसावी यदृच्छेने प्राप्त झालेली शाख फळ मूळ किंवा कंद खाऊन जठराची तृप्ती करावी पण परमार्थीचे साधन सोडून अन्न व धन मिळवण्यासाठी आपले आयुष्य कधीही फुकट दौडू नये हातात चौपदरी घेऊन दारोदार भीक मागावी पण अन्न व आच्छादन यासाठी एक क्षणभरही आयुष्य खर्ची घालू नये जे साधक ज्ञानी असतात ते अन्नवस्त्र मिळवण्यासाठी कष्ट करीत नाहीत देह अदृष्टाधीन आहे हे अदृष्टच त्याचे अनायासाने प्रतिपालन करील स्वत अहोरात्र वाटेल तितके कष्ट केले तरी अदृष्टा वाचून अणुमात्रही लाभ कोणाला कधीच होत नाही हे ज्ञानी साधक जाणतात जे प्राप्त होई। त्यावर निर्वाह करून, सर्वदा असलेले साधक गुरुवाक्याने संतोष युक्त होऊन परमार्थ साधतात देह प्रारब्धाप्रमाणे सुख दुःखांच्या घडामोडी होतात साधकाचा संतोष उत्तरोत्तर वाढत असतो गुरुवाक्याने साधकाला त्या संतोषाची पूर्ण गोडी लागलेली दिस असते देहाचे प्राक्तन जसे असते तसे त्याला अन्नवस्त्र अनाया साने प्राप्त होते पण गुरुवाक्याचे सुख सोडून त्याचे मन ममत्वाने देहावर आसक्त होत नाही याचने वाचून त्या त्या काली यदृ्छेने जे जे प्राप्त होईल ते ते सर्व गुरुवाक्याने प्राप्त झालेल्या संतोषाने गोड मानून त्याचे तो सेवन करतो शरीरनिर्वाहासाठी कोठे कशाचाही अभिलाष धरत नाही तर जे जे मिळेल त्यानेच संतुष्ट होतो तो आत्मसंतोषाने चित्ताला होतो, हे मनने गुरु विश्वास ठेवला असता शिष्याच्या प्रतितीला येते गुरुवाक्यावर दृढ विश्वास बसण्यासाठी गुरुपाशीच भागवत शास्त्राचे आदराने अध्ययन करावे म्हणजे ते शास्त्र निश्चयाने ज्ञानदायक होते भागवते शास्त्रे श्रद्धा भगवत प्रतिपादक प्रति शास्त्राविषयी विश्वास अन्यत्र च अपि अपिंदाही आणि इतर शास्त्रांविषयी सुद्धा अगदी अनिंदा मनोवाक कर्मदंडमच आणि मन वाणी व कर्म यांचे नियमन सत्यम शमदम अप सत्य मनोनिग्रह व इंद्रियांचा निग्रह करणे भगवत स्वरूपाचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रावर श्रद्धा ठेवण्यास शिकावे अन्य शास्त्राधिकांचीही निंदा न करण्यास शिकावे मनाचा प्राणायामांनी निरोध करावा वाणीचे मौनाने नियमन करावे शरीराला कर्मत्यागाने दंड करावा सत्य म्हणजे यथार्थ भाषण अंतःकरणाचा निग्रह हा शम व बाह्येंद्रियांचा निग्रह हा दम यांचे शिक्षण घ्यावे ज्यात सगुण किंवा निर्गुण भगवत स्वरूपाचे वर्णन असते किंवा जे स्वतः भगवानांनी सांगितलेले असते अथवा ज्यात भगवत गुण कीर्ती असते तेथे ते भागवतशास्त्र होय ज्याला असले शास्त्र आपला जीव की प्राण वाटतो विशेषत ज्यात सप्रेम ज्ञानकथन असते ते ज्याला फार आवडते गुरुमुखाने ऐकत असलेली ज्ञानकथा ज्याला फार गोड वाटते पण त्यामुळे श्री भागवत शास्त्रावरील ज्याची श्रद्धा दृढ होते अशा शास्त्राचा श्रवणाने त्याच्या मनातील हौस पुरी होते आणि प्रीती नाहीशी होते त्याला विषयाचे कौतुक वाटत नाही कारण विषय साधकांना अवश्य बाधक होतात त्यामुळे साधकाला अत्यंत पश्चाताप होतो विषय प्रीती अनिवार्य आहे तिच्यापुढे आत्मप्रती येत नाही म्हणून मुमुक्षच्या चित्ताला पश्चातापाची फार व्यथा होते विषयांची अतिशय प्रीती तर नाही पण विषयांची निवृत्तीही आपोआप होत नाही अशा साधकांसाठी शास्त्रामध्ये निश्चित नियम सांगितला आहे विषयासक्तीही नाही व विषय निवृत्तीही नाही अशी जी साधकांची स्थिती तिला उद्देशून शास्त्रांनी नियम केलेला आहे जो केवळ विषयासक्त असतो तो शास्त्रार्थाला केव्हाही मानित नाही आणि जो जीवनमुक्त झाला तोही पूर्वी जरी शास्त्रार्थ मानित असला तरी आता मानत नाही मुक्तांना विषय मृग जळासरक्त या दोघांपुढेही शास्त्र नियमांचे काहीही चालत नाही यास्तव शास्त्र मुमुक्षुंनाच निश्चित आपल्या नियमाने नियत करते याविषयी गुरु व शिष्य यामध्ये होणारा जो संवाद त्यापासून ज्ञानार्थ बोध होतो त्या बोधाने विषय पीडा नाहीशी होते विषय त्यागासाठी शास्त्रार्थांचा नियम प्रसिद्ध आहे मन वाणी व शरीर यांच्या विरोधाने मानसिक वाचिक व शारीरिक विषयांचा बाध होतो त्या त्रिविध बाधासाठी या श्लोकाच्या मनोवाकमदंडम या उत्तरार्धात शास्त्राने तीन प्रकारचा अतिशुद्ध नियम नियत केला आहे मनाला उपशमाचा म्हणजे शांतीचा नियम आणि इंद्रियांना दह्य इंद्रिय निग्रहांचा नियम सांगितला याप्रमाणे या या नियम सांगितले आहेत वाणीने कर्माने इंद्रियांचा व मनाचा निग्रह करणे विषयच्छा हा भयंकर हत्ती आहे तो अहम या महामदाने अतिशय मत्त झालेला असतो देहाचा तारुण्याने त्याचे डोळे फिरून गेले असतात त्यामुळे तो शास्त्रविधीचे बंधन तोडून टाकतो सरुद, राजा, गुरु यांचा अपमान करतो आपल्या सोंडेने स्वर्गाच्या शिखरालाही कवटाळतो पण अपार नरक नदीमध्ये अति दुस्तर बुड्या मारतो कदाचित एखाद्या वेळी धर्मजलात तो स्नान करतो पण लागलीच लोभरूपी माती आपल्या डोक्यावर घेतो ब्रह्मादी सर्व समर्थांना पायाखाली तोडवतो आणि अहम ममतेने गर्जना करू लागतो त्याला वठणीवर आणणारा विवेक हाच महात आहे त्या विषय कामरूप मत्त गजाच्या मस्तकावर कसे चढावे हे तो जाणतो व शास्त्रविधी याच तीक्ष्ण अंकुशाने त्याने त्या गजाला आवरून धरले म्हणजे तो चिंग चिंग करू लागतो त्याचे संरक्षण करण्यासाठी त्याच्यावर वैराग्ययुक्त उपशमाचा पहारा ठेवून व दमाच्या श्रृंखलांनी त्याला बांधून तो विवेक महात सत्याच्या स्तंभाशी त्याला जखडून टाकतो याप्रमाणे व वा मानसिक कर्मांच्या योगाने शास्त्र विषय पीडेला प्रतिबंध करते शास्त्राने त्या तीन साधनांचे तीन नियम सांगितले आहेत राजा त्याचे वर्म मी तुला सांगतो मन बुद्धी इत्यादी चित्तवृत्तींचे नियमन करून विषयासक्ती सोडवून वो बोध करून शम त्याला परमार्थी लावतो पूर्वे सूर्य उगवताच अंधकार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे गुरुवाक्याने प्राप्ती होते मानसिक विषयांची निवृत्ती हाच शम होय या नियमाने गुरुवाक्याच्या आधाराने बाह्य इंद्रिय प्रवृत्तीचे नियमन करून शमाच्या साह्याने इंद्रिय निवृत्ती करतो कन्येला वाढवून जावयाला तिचे दान दिले असता ती पित्याच्या कुलगोत्राला जशी सोडते तशी इंद्रिये दमाचा योगाने विषय प्रवृत्तीला सोडतात कदाचित अस, अभद्र भाषण करीत म्हणून तिला सत्याचा तोबरा देऊन प्रतिबद्ध केले त्यामुळे ती नियमाने सत्य व पवित्र झाली सत्यभाषण करणाऱ्याला ब्रह्मादी देवही वंदन करतात व असत्य भाषण करणारा अधोगती मिळते असे भर सभेत जे मोठ्या आवेशाने अविच्छिन्न आवृत्ती केल्याने ज्याची वाचा निर्मळ झाली आहे ते पुढे कधीही कल्पांतीही असत्यात बुडत नाहीत दही घुसळून लोणी काढल्यावर मग ते ताकात बुडत नाही त्याप्रमाणे रामनामाने वाणी पवित्र झाली म्हणजे मग तिला असत्य स्पर्शही करीत ना ही। सूर्य नाही सूर्यकिरणांचा स्पर्श होताच तुपातील कण्या जशा विरघळून जातात त्याप्रमाणे सत्याच्या निर्धाराने असत्य मोठ्या चमत्काराने समूळ नाहीसे होते चंदनाचा सहवासात असलेले खैर बोरी इत्यादी वृक्ष आपल्या काष्ठालाच मुकतात त्याप्रमाणे रामनामाच्या गजराने वाणीमध्ये स्वाभाविक सत्य प्रकट होते सूर्याचा प्रकाश पडताच काजव्याचा प्रकाश लोपतो त्याप्रमाणे रामनामाचा प्रभावाने असत्य अनाया एका चंद्र बिंबाला सोडतो आणि मग त्याचा प्रकाश जगामध्ये प्रकट होतो त्याप्रमाणे असत्याला पराभूत करून वाणीमध्ये सत्य अनायासाने प्रकट होते राजाज्ञेच्या अनुसार प्रजा स्वधर्माने जशी वागते त्याप्रमाणे वाणी सत्यालाच अनुसरते सत्याहून निराळे तप नाही सत्याहून वेगळा जप नाही सत्याने सद्रुपाची प्राप्ती होते व सत्याने साधक निष्पाप होतो याप्रमाणे शरीर वाक व वा मन यांनी शम दम सत्य इत्यादी त्रिविध श्रेष्ठ साधनांमध्ये जो निमग्न झालेला असतो त्याच्या मनातील विषयांचे धरणे तत्काळ उठते अशा स्वार्थासाठी तो आपल्या मनात भगवत स्वरूप प्रतिपादन शास्त्रावर मोठी प्रीती ठेवतो पण इतर शास्त्रांना द्वेषभावाने निंदेचे बोट लावित नाही कारण एकाची स्तुती व एकाची निंदा करू लागले असता मोठा दोष लागतो म्हणून साधक कोणाची निंदा करीत नाही भगवानांच्या अर्धांगी असलेल्या लक्ष्मीला मात्र वंदन करावे आणि त्यांच्या चरणापासून निघालेल्या गंगेची काय निंदा करावी आपल्या जननीला मात्र नमस्कार करावा आणि इतर, इतर स्त्रियांना काय लाथा माराव्या यास्तव आपल्या उपास्याचे प्रेमाने भजन करावे पण ते निंदा वस्तुती या दोघांना सोडून करावे जो स्वाभाविक सत्याने मौनी होतो तोच ब्रम्हज्ञानाचा अधिकारी आहे शास्त्र वित्पत्तीसाठी विशेष खटपट न करता व प्राणायामादी साधनांचे कष्टही न सोसता भगवत भक्तांना केवळ निरतिशय प्रेमाने भगवतभक्ती केल्यानेच मुक्ती अनायासाने मिळते हे राजा मी तुला त्या भक्तीची स्वाभाविक स्थिती सांगतो हरिभक्तांना अनायासाने परमात्म प्राप्ती कशी होते ती ऐक हरे हे अद्भुत कर्मणा ज्याची कर्मे विलक्षण आहेत अशा श्रीहरीच्या जन्म कर्मगुणाना अवतारातील चरित्रांचे व गुणांचे श्रवणम कीर्तनम ध्यानम श्रवण कीर्तन ध्यान व चिंतन तदर्थेच आणि त्याच्या म्हणजे अखिल चेष्टीतम सर्व कर्मांचे आचरण भगवंतासाठीच करणे अद्भुत कर्म करणाऱ्या हरीचा जन्मादिकांचे श्रवणादि शिकावे व ईश्वरार्थ केलेल्या सर्व कर्मांचे ज्ञान संपादन करावे हरिचे जन्म कर्म व गुण हे भक्तीचे मुख्य कारण आहे यास्तव त्यांच्या इतर सर्व साधने कमी प्रती ठरतात हरीच्या अद्भुत कर्मांचे मोठ्या प्रेमाने गायन करू लागले असता मनाला मोठा आल्हाद होतो हरीने समुद्रावर शिळा तरावयास लावल्या हातात गोवर्धन पर्वत धरला लोकांची झोप न मोडता सर्व मथुरा नगरी द्वारकेत नेली मेलेल्या गुरुपुत्राला परत आणून दिले दावाग्नीला गिळले आपल्या मातेला संतुष्ट करण्यासाठी कंसाने मारलेल्या तिच्या गर्भांना परत आणले जन्मरहित असलेल्याही त्याचे किती जन्म झाले काही कळत नाही तथापि भक्त जन्मरहिताच्याही जन्माचे कर्मरहिताच्या कर्मांचे व निर्गुणाच्या गुणांचे वर्णन करतात त्यामुळे तो श्रीपती संतुष्ट होतो जो स्वभावत केवळ सुखरूप असलेला हरी तोही भक्त कीर्तनामध्ये जन्म कर्म व गुण यांचे वैभव गाऊ लागले असता अति प्रसन्न होतो व स्वानंद भराने डोलू लागतो कीर्तनामध्ये भक्त याप्रमाणे हरीची कीर्ती गाऊ लागला असता त्याची चित्तवृत्ती प्रसन्न होते व हरीच्या स्वरूपात ध्यानस्थिती राजा हरीचे सगुण मस्तकावर मुकुट कानात कुंडले कमरे अशी सुरेख सगुण मूर्ती नाम रूप व गुण यांचे निरसन करून ध्यानामध्ये ठसते स्वभावतः निर्गुण व परिपूर्ण ब्रह्म याप्रमाणे पूर्णत्वाने ठसले असताना भक्तांची जीजी जी बाह्य किंवा अंतर क्रिया ती सर्व स्त्री पुत्रा सर्व स्वासह हो, कृष्ण होते इष्टम दत्तम तपास जप्तम स्मार्त कर्मे तपश्चर्या जप वृत्तम यदाचरण आणि जे, जे आत्मनहा प्रियम आपणाला प्रिय अशा दारान सुतान गृहां स्त्री पुत्र घर इत्यादी प्राणांपरस्मयी यदनम प्राण व परमेश्वराला प्रिय अशी सेवा समर्पण करणे यागादि प्राणांत सर्व वस्तूंचे मी परमात्म्याचा सेवक आहे या भावनेने त्याला समर्पण करणे हेही शिकावे अग्निहोत्रादी याग व होम ग्रहणादी प्रसंगी उत्तम दान तप म्हणजे वर्णाश्रमोचित स्वधर्म शास्त्रोक्त आचार आवरणादी विधिविधान तंत्रे गुरुदिक्षा शुद्ध मंत्राचा किंवा नाममंत्राचा ज्यादी हे सर्व करून यांचा करता मी आहे अस्तसंकल्प न करता निर्विकल्प मनाने त्यांना कृष्णार्पण करावे हरीला जे अनन्य शरण होतात ते त्याला अतिशय आवडतात आणि माता आपल्या तान्ह्या मुलाचे जसे परिपालन करते तसे हरी त्यांचे परिपालन करतो यास्तव आपल्या उपजीविकेची वृत्तीही कृष्णार्पण करावी ज्ञानी भगवत भक्त हे माझे असे म्हणून कुठेही अभिमान ठेवित नाही मना ज्याची अतिशय आवड असते आणि जावर अतिशय प्रीती असते तेते सर्व गुरुवाक्यावरील विश्वासाने कृष्णार्पण करतात भगवत भक्त आठही प्रहर भगवतसेवेत आपले शरीर वेचतात अर्धा क्षण विषयाकार व्यापार करीत नाहीत अन्नासाठी वेडे होऊन धनिकांच्या पाया पडत नाहीत विषयतृष्णेने आपले आयुष्य तीन कवडीचे म्हणजे कवडी मोल करीत नाहीत लक्षावधी होऊन जरी खर्च केले तरी आयुष्याची अर्ध घडी मिळत नाही हे जाणून भक्त असंख्य विषयांनाही थुंकून टाकून म्हणजे तुच्छ मानून त्याच आयुष्याने परमार्थ जोडतात राजे राज्य संपत्तीचा त्याग करून वनात जातात आणि विषयासक्ती टाकून स्वतःच परमार्थ साधतात अहो या भक्तीची गोडी काय सांगावी भक्त तिच्या वाचून एक क्षण तर आपले सर्व जीविते सर्वस्वी कृष्णार्पण करतात घरामध्ये स्त्री पुत्र इत्यादी जे जे काही असते ते सर्व भक्त भगवतसेवेमध्ये लावतो आपणहून त्यांना कृष्णार्पण करतो त्यातील कशालाही हे माझे असे म्हणून मनात ममता धरीत नाही स्त्री पुत्र गृह व प्राण यात आत्मा सबाह्य पूर्ण आहे त्यामुळे संकल्पा वाचूनच त्याचे ब्रह्मार्पण सहज सिद्ध होते असे तू जान. एव कृष्णात्मनाथेशु कृष्णहा ज्यांचा आत्मा स्वामी अशा मनुष्येशु मनुष्याचे ठिकाणी सौहुदम करतुम स्नेह विशेश ताहा। स्थावर स्ने उभा विशेषत महत्सु त्यापेक्षाही भगवत भक्तांचे ठिकाणी परिचर्या करतुम शिक्षेत सेवा शुश्रुषा करण्याला शिकावे श्रीकृष्ण ज्यांचा आत्मा व नाथ आहे किंवा ज्यांच्या जीवाचा स्वामी आहे असा मनुष्यांमध्ये प्रीती स्थावर व जंगम या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांची परिचर्या त्यातही विशेषत मनुष्यांची मनुष्यातही स्वधर्मशील साधूंची आणि त्यातही भगवतभक्त महात्म्यांची परिचर्या करावी शिकावी याप्रमाणे स्त्री गृह देह संपत्ती यासह आत्मसमर्पण करून जे भक्त शुद्ध श्रद्धेने गोविंदाला सर्वदा भसतात ते त्याला आवडतात भक्त परमार्थ साधण्यासाठी सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असलेल्या परमात्म्या श्रीकृष्णाचे भजन सर्वस्वाने करतो त्या हृदयस्थ परमात्म्यामध्ये जोपर्यंत दृढश दृष्टी बसली नाही तोपर्यंत त्याने हृदयात सगुणमूर्तीचे सर्वात्म भावाने भजन करावे ध्यानामध्ये सगुणमूर्तीवर मन जर स्थिर होत नसेल तर प्रतिमेमध्ये तिची कल्पना करून ध्यान करावे त्यातही गुरुवचनाने चलव व अचल मूर्तीचे समभावाने पूजन करावे उपासक ज्या मूर्तीची पूजा करतात त्याला चलमूर्ती समजाव्या आणि पुराणात वर्णिलेल्या क्षेत्रादिकातील पांडुरंगादिकांच्या ज्या मूर्ती त्या अचल जाणाव्या त्या मूर्तीहूनही पूर्ण पूज्यत्वाने ब्राह्मण हे श्रेष्ठ स्थान आहे त्यात सर्वस्वाने सर्वदा भजन करावे ब्राह्मणांमध्ये सदाचार निष्ठ अतिश्रेष्ठ त्याहूनही वेदशास्त्रार्थामध्ये प्रविष्ट झालेले ब्राह्मण पूजत्वाने अधिक श्रेष्ठ होत त्यापेक्षाही भागवत धर्मात सतत तत्पर असलेले जे अनन्य भागवतभक्त ज्यांची श्रीकृष्णामध्ये पूर्ण निष्ठा असते हृदयस्थ आत्मा हाच श्रीकृष्ण आहे असे ज्ञान झालेले असते ज्याचा श्रीकृष्णनाथ हाच अनन्य स्वामी असतो तो भगवतभक्त परमात्मा भक्तांना निश्चयाने पूज्य असतात देव मनुष्य वेद इत्यादी जे ज्याचे स्तुतीपाठक भाट आहेत व अतिमहत्वामुळे जो अतिशय पूज्य आहे तो सद्गुरु शिष्याला अत्यंत पूज्य आहे असे तू जान, गुरु व ब्रह्म हे दोन्ही समान आहेत हे म्हणणे गौण दिसते कारण गुरुवाक्याने ब्रह्माला ब्रह्मत्व येते त्यानंतर मग ब्रह्मा व गुरु यांचे साम्य कल्पावयास त्यांचे भिन्नत्व उरत नाही देवाच्या ठिकाणी जसा भाव असतो तसाच गुरुचरणांवरही सद्भाव ठेवावा लागतो त्यामुळे गुरु व देव यांच्यामध्ये भेदभाव देवाची पूजा केल्यास गुरु संतुष्ट होतो पण गुरुचे पूजन केल्यास देव संत हो पण या दोन नावांच्या हर्षाने ते दोघेही स्वरूपाने एकरूप होऊन राहतात सुवर्ण आणि कंकण या दोन नावांमध्ये सुवर्ण एक असते त्याचप्रमाणे गुरु व ब्रह्म यामध्ये भेद असत नाही अशा सद्गुरूंचे निष्कपट बुद्धीने चित्त व वित्त यांचे गुरुचरणी सर्वस्वी आत्मार्पण करून भजन करावे त्याचप्रमाणे सज्ञान साधू जे श्रोते त्यांनाही सद्गुरुतुल्य मानावे त्यांच्याशी संवाद करून आपण श्रवण व कथन करावे पावनम भगवत पवित्र भगवंताचे यश परस्परानुकथनम परस्परांनी केलेले वर्णन आत्मनहा मिथहा रतीही मनाने परस्परात रमणे या मिथ तुष्टी ही, जो परस्पर संतोष या मिथा निवृत्ती आणि परस्पर सर्व दुःखातून निवृत्त होऊन शांतीचा अनुभव घेणे त्या साधूंची संगती करून पवित्र भगवत परस्पर संकीर्तन कसे करावे तसेच याविषयी स्पर्धा वगैरे टाकून परस्परांची रती सुख व दुःख निवृत्ती ही शिकावी साधूंच्या समागमात कथानुवाद करीत असता एकमेकास निजात्मबोध होऊन त्या गुह्य ज्ञानाच्या संवादाने परमानंद नुसता उचंबळून येतो हरिकथेच्या प्रेमाने परस्परांची श्रद्धा दृढ होत जाते आणि त्या सुखसंवादप्रसंगी आत्मसुखाचा अनुभव येतो याप्रमाणे आत्मसुखाची गोडी चाखली असता कोट्यवधी दुःखे नाहीशी होतात यास्तव भक्तिरूप साम्राज्याची गुढी उभारून स्वानंदाची जोड जोडावी प्रेमाने अभेद भक्ती केली असता भक्त पूर्ण स्वानंदाला प्राप्त होतात हे राजा त्या स्वानंदाचे स्वरूप मी सांगतो ते ऐक याप्रमाणे भगवत भजनात प्रवृत्त होणाऱ्या भक्तांना परमानंद प्राप्ती होते असे पुढील दोन श्लोकांनी सांगतात अघरम पापसमूह नष्ट करणाऱ्या हरिम स्मरमत श्री हरिला स्मरणारे मिथहा स्मर परस्पर आणि स्मरण करवणारे भक्त्या उप्तल तनु उपुलकाम तनुबि भगवंताच्या भक्तीने रोमांचित शरीर बनतात अलौकिका लोकविलक्षण अच्युत्य चिंतया भगवत चिंतनाने क्वचित रुदंती केव्हा रडतात क्वचित हसती केव्हा हसतात क्वचित नंदती कधी आनंद पावतात क्वचित वंदती किंवा बोलतात क्वचित नृत्यंती कधी नाचतात अजम गायंती जन्मरहित परमात्म्याचे गुण गातात. लीलांचे अनुकरण करतात. परम ऐत्य निवृत्ता संत परमेश्वराला प्राप्त होऊन सुखी होत तुष्णी स्वस्त होतात पूर्वी साधनभक्ती केल्याने उत्पन्न झालेल्या प्रेमलक्षण साध्य भक्तीने सर्व पापांचे हरण करणाऱ्या हरीचे स्वतः स्मरण करून आपसात संवाद रुपाने इतरांकडूनही स्मरण करत रोमांचित होतात ते अच्युताच्या स्मरणाने केव्हा रडतात केव्हा हसतात केव्हा आनंदित होतात केव्हा जणू अलौकिक असल्याप्रमाणे बोलतात कधी नाचतात कधी गातात केव्हा केव्हा भगवानांच्या लीलेचा हावभाव करतात याप्रमाणे परमात्मय होऊन अत्यंत सुखी होऊन तुष्णी भाव धारण करतात हरिकथेचा महिमा कसा आहे हे आदराने विचारणारा आणि सापडत नाही नुसते नामस्मरण केल्याने जर श्रीहरी सर्व पातकांचे हरण करतो तर मग स्वतःच हृदयात प्रकट झाला असता तेथे पातक उरणार तरी कुठले हे ज्ञानी सार्वभौम राजा साधन भक्तीच्या योगाने पूर्ण सप्रेम भक्ती उत्पन्न होते त्या भक्तीचे स्वरूप मी तुला सांगतो सद्भावाने भजन करता करता हृदयामध्ये श्रीहरी प्रकट होतो त्याबरोबर एका क्षणात देहातील चिन्हे बाहेर उमटलेली दिसतात परस्परांनी आत्मस्वरूपाचा संवाद केला असता जेव्हा स्वरूपाचा बोध होतो तेव्हाच नेत्रात आनंदाश्रू येतात अंगाला घाम सुटतो आणि श्वासोच्छास मंद होतो अनेक मदे आत्मा प्रकट झाला असता आनंद अर्धवट मिटू लागतात व प्रेमाश्रू वाहू लागतात आर्द्र होते आणि भक्त अतिशय स्पुंदून स्फुन ओक्साबोक्शी रडू लागतो त्या रडण्याबरोबरच हर्षही प्रकट होतो आणि तो पोट धरून मोठ्या मोठ्याने हसू लागतो मी आजपर्यंत अहंकारामुळे प्राप्त झालेल्या मोहमदाकडून गिळलो गेलो होतो तो आता गुरुकृपेने झालेल्या बोधाने मुक्त झालो असे म्हणून त्या परमानंदाने डोलू लागतो हा संसार माझा आहे या मिथ्या अभिमानाने मी मलाच पारखा झालो होतो पण आता सद्गुरु वचनाने मी आपल्याला ओळखले असे बोलून तो आनंदाने उल्लसित होतो सद्गुरू चे वचन कसे निश्चित आहे पहा पूर्वी तापाने तप्त होणारा मीच आता नित्य सुख भोगीत आहे याचे त्याला आश्चर्य वाटते बागुलबुआत नाही पण गुरुवाक्याने त्याला घालवून व खरोखरच त्याला घालवून दिले असे समजून तो निर्भय होऊन नाचू लागतो ज्याप्रमाणे माता दृष्टी स्पडताच बालक नाना प्रकारच्या चेष्टा करीत नाचू बागडू लागते त्याप्रमाणे गुरुवाक्याचा सोहळा पाहून भक्त आपल्या लीलेने नाचू लागतो या आपल्या नृत्य विनोदाने प्राप्त झालेल्या आत्मबोधानेच अनेक प्रकारची भगवत वर्णनपर पदे स्वत मोठ्या आनंदाने गाऊ लागतो त्या कीर्तन गजराने त्रैलोक्य सुखाने भरून जाते त्या सुखोद्गाराने संतुष्ट होऊन परमानंद उचंबळतो पुढे ते गायनही सोडून तो मोठ्या मोठ्याने द्वैत नाही द्वैत नाही गाणाराही मीच व ऐकणाराही मीच असे गर्जू लागतो गाता श्रोता व गायन हे तत्वतः मीच आहे जगात मी एकुलता एक आहे द्वैताची वार्ता असली तरी वस्तुतः नाही याप्रमाणे सद्भावने भगवत भक्ती करू लागले असता कर्मानुष्ठान आपोआप थांबते मी तू तोच मी इत्यादी भावना सोडून वृत्तीही भजनात लय पावते याप्रमाणे सप्रेम भक्ती दृढ झाली असता साधनानुष्ठानामुळे होणारा श्रम अपवाप नाहीसा होतो व सर्व संसार श्रम निवृत्त होतो परापशंती मध्यमा वैखरी या चार वाणींसह इंद्रिय शांत होतात जेथे अद्वैत व द्वैत नाही सम्मुख असे काहीच का का नाही व विमुख असेही काही नाही जेथे लौकिक सुखही आत्मसुखात विरून जाते तेच स्वरूप शिष्यनिश्चयाने होतात जी पुत्रवती आहे तीच आपल्या बालकाला कसे पाळले पाचप्रमाणे शिष्याला पूर्ण ज्ञानी करून त्याच्या सुखाने आपण सुखी कसे व्हावे हे एक सद्गुरु जाणतो इतर इंद्रिये वाणी व मन यांचा विषय न होणारी व निरतिशय व्यापक अशी निर्विकार आत्मवस्तू साक्षात डोळ्यांनी दाखवता येईल किंवा एखाद्या पदार्थ अशी नाही लोक सद्गुरुनाथ शिष्यांना त्याचाही बोध करतात शिष्याला परमार्थाचा बोध करावयास बोध करणारा सद्गुरूही तितकाच अगाध ज्ञानी लागतो आणि असाच अगाध ज्ञानी शिष्याला सुखी करून त्याच्या मुखाने स्वतः परमानंद भोगतो